आज्ञाने मोक्ष अचेतन व अनाथ महत्व अस्मा असं म्हणलेली तर त्यावर विश्वास ठेवून अंध गोलामकोल्यायाने माजलेल्या गुरुची शेकड ठरवू नये अंध गोलाबोल न्यायामध्ये काय आता त्याची पार्श्वभूमी असेल जे अचेतन आहे तेच तू आहेस असा जर उपदेश केला तर तो, तो उपदेश कोणासारखा होईल त्याचे विचार एक माजल्याला बैल आणि त्या माजलेल्या बैलांची शेवटी धरली आणि ते शेवटी धरून त्या बैलाला त्या सांगितलं की मला अपेक्षित ठिकाणी तू ठेवून जा मला जिथे पाहिजे तिथे तू नेन असं त्या माजलेल्या बैलाला सांगितलं तर शेवटी ठरलेल्या माणसाची परिस्थिती काय होईल त्या माजलेल्या बैलाची शेवटी धरल्या ठरणाऱ्याची परिस्थिती काय होईल तशी परिस्थिती तुमच्या प्रधानाच्या नावे लागलं जर होईल शंकराचार्य प्रधान कारण राजाने समजावून सांगतात काल अंध गोलावंक न्याय अशा तऱ्हेचा एक न्याय आहे जसं प्रभावानं मल्ल पेपर न्याय असा आता एक अंधवृदांगोद न्याय दुसरा एक न्याय तीच वस्तू आत्मा असा निश्चय सोडणार नाही व चेतन आत्माचे ज्ञान करून नाही त्यामुळे तो पुरुषार्थापासून वंचित राहून अनर्थ चक्रामध्ये सापडे म्हणजे संसार चक्रात सापडे म्हणून स्वर्ग हा असेल तर शास्त्र यज्ञासारख्या योग्य साधनाचा उपदेश करते त्याप्रमाणे मोक्ष हवा असणाऱ्या शास्त्र तो आत्मा उपदेश जस पूर्ण हवा तस शास्त्र उपदेश कर मुद्दा स्वर्ग पाजे तो पूर्व संगते कि शतमक हो संपत्ति स्वर्ग की है शंभर यत्न के लिए। ते स्वर्ग पडतो असं पुरो असं शास्त्र सांगतो पण मोक्ष पाहिजे असेल तर ते तू आहेस हेच मोक्षाचं साधन आहे आणि शूत केतूला ते तू आहेस असं सात वेळा सांगितलं किंवा कुठेपणे शिवामध्ये येतात वैतात असं दहा बारा वेळा सांगितलं अरे हा जो मोाचा उपदेश आहे तो मोक्षाचा उपदेश एक चैतन्य जे आहे परिच्छिन्न आहे तेच परिच्छिन्न किंवा चैतन्य व्यापक सांगितलं तरच मोक्षाचा उद्देश सोळवतो नाहीतर मोक्षाचा उद्देश जे परिच्छिन्ह आहे तेच व्यापक आहे असं सांगणं हा मोक्षाच्या उपदेशाचा हेतू आहे कारण परिच्छिन्ह असतं ते तर दुःख असतं परिच्छिन्ह शब्दाचा अर्थ आहे जे बघत येते ते कोंडून राहिलेलं आहे जे स्वतःला स्वतःने कोंडून घेतलेलं आहे जे ज्यांनी स्वतःने स्वतःला कुंडून घेतले त्याला उपदेश करावा लागतो की तू मुक्त आहे असा मुक्त उपदेश कोणाला करावा लागतो ज्यांनी स्वतःला कोंडून घेतला आहे टाळा आता कोंडून घेणं जे आहे ते जो विषय आहे तो सत्य एक कल्पित बंधन सत्य हे वैकल्पित आहे आता हे पुन्हा एक विचाराचा विषय काय विचाराचे विषय असतात बंधन जर सत्य असतं तर कधीच निवृत्त झालं नसतं कारण जे सत्य असतं ते त्रिकालाबाधित असत म्हणून बंधन जर सत्य असेल तर तेही त्रिकाला राहील जे त्रिकाला बाधित त्याच्या मोक्षासाठी प्रयत्न शाणाऱ्या माणसांनी करू नये म्हणून वर्ग बंद करायला हकत नाही जर बंधन क्रिकाला बाधित ठरलं तर वर्गाचं काही कामच नाही पण ज्या से बंधन बंधनातून मुक्त होता येतं असं सांगितलंय त्या अर्थी बंधन एक बाधित नाही म्हणून ते सत्य नाही म्हणून बंधन हे नेहमी कल्पित आहे आणि अशा कल्पित बंधनात जो स्वतःला अडकून घेतो त्याला सांगावं लागतं तो मुक्त आहे पुढचा तो मुक्त आहे पण त्याने स्वतःच्या कल्पनाने स्वतःवर बंधन घालून घेतलंय पिंजऱ्यामध्ये अडकून घेतल्यात आणि त्या पिंजऱ्यातून त्याला बाळा सोडवायचं सांगावं लागतं की पिंजरा कल्पित आहे आणि त्या कल्पित पिंजऱ्यातून तो उडायला हरकत नाही त्या गाढवांची सांगत नाही सांगू का ऐकण्यासारखीच आहे गोष्ट खरोखर ऐकण्यासारखीच आहे शंभर गाढवांचा कळकला त्या गाडवांची फतक अशी एका तळावरून दुसऱ्या तळावरती जायचं पालगामधील पालगामध्ये दोन प्रवास करायचा आणि एका तळावरून दुसऱ्या तळावर गेलं की त्या गाढवाना तिथे खुंट्या ठोकायच्या त्या खुंटीला दोरी बांधायची आणि दोरी बांधल्यानंतर ती दोरी घट्ट की नाही हे बघण्यासाठी गाडवाच्या खोवावरती हात फिरवून फक्त दोरी घट्ट बसली की नाही एवढ्यासाठी असा हा करून करायचा दोरी घट्ट बसली अशी खात्री करून घ्यायची होऊन गेली एकदा ती गाडव एका तळावर दुसऱ्या तळावर जाताना दोरी विसरून गेली अलीकडच्या तळावर तळावर दोळी विसरली आणि दहामध्ये प्रवास करून गेल्यानंतर रात्री लक्षात आलं की दोरी मागच्या तळावर दोडीचं बंड जे आहे ते मागच्या तळावर विसरले आता काय करायचं गर्दकमाल होते चार पाच तरुण त्यांना प्रश्न आला आता करायचं काय म्हणून त्यांच्यात दोन सिनियर सिटीझन होते अशा वेळी सिनियर सिटीझन काय करायला तर म्हणून सिनियर सिटीजन नेहमी घरामध्ये असावेत त्यामुळे असं असं झालं आता काय करायचं मग तुमचा संबंध कोणाशी आहे तुम्हाला मिळतं का सिनियर सिटीजन एवढा काय प्रश्न पोरायचं कारण तुम्ही असं करा फक्त तुमच्या ठोका गारवाना का तुमच्याजवळ उभं करा दोरी जरी नसली तरी जब दोरी बांधले अशा ता था आगे। आगे खुरा और हाथ फिर बढ़ा ज्या क्षण तुम्हें खुरा और हाथ फिर क्षणे कि बंधना हपले तो शंबर गाड़ों का खुरा और नुस्ता हाथ फिर शंबर गाड़ दूटपने रात भर तराव आता संगित बंधन सत्य है कल्पित आता बंधन कल्पित है पार्ला ना आदा एक वर्षानुवर्षाचा संस्कार की खुरावर हात पुरवला की आपण त्याप्रमाणे अनंत जन्म संस्कार आहेत आमच्यावर आहे मी आहे मी प्राण आहे मी अमुक आहे मी चमूक आहे ते सगळे संस्कार अनंत जन्माचे असल्यामुळे एका सिनियर सिटीजनला विचारावं काय करायचं आमच्या सिनियर सांगितलं की ते तू नाहीस तू बंधनात नाहीस बंधन कल्पित आहे बंधन कल्पित असल्यामुळे तू त्यातून सहज सुटू शकतोस आणि ते सांगतात तत्व मासील ते तू आहे असं सांगितलं की देहाचं बंधन हे कल्पित आहे आणि देह असतानाच आपल्याला पक्ष मिळू शकतो आपण कालच पाहिलं तर निष्ठस मोक्ष उपदेशात आपला विचार पुढे म्हटलंय की स्वच्छ निष्ठा सांगून पुढे ज्याला गुरुप्राप्त झालाय त्याला ज्ञान मिळते आता इथेच म्हणाल सिनियर सिटिझन एक तो लागतो त्याला त्याला देहातून सुटका व्हायचाच का अवकाश तो स्वतःशी लगेचच एकरूप होत होत नाही फक्त देहातून सुटका व्हायचा अवकाश देह पडण्याचा अवकाश देह पडला की तो स्वच्छ एकरूप होऊन जातो आता इथे सच्छी एकरूप होतो शब्दाचा अर्थ कोणाशी एकरूप होतो चुप्ची एकरूप होते आणि आनंदाशी एकरूप होतो आणि तिथेशी एकूप असे प्रधानाशी एकरूप होत नाही त्यामुळे प्रधान हा जायला योग्य नाही निष्ठा ठेवायला योग्य नाही निष्ठा पुढे ठेवावी चेतनाशी निष्ठा ठेवावी पण निष्ठा मोक्ष उपदेशा जर चेतनाशी निष्ठा ठेवली तर त्यातून मोक्ष मिळणार आहे जगाशी निष्ठा ठेवून मोक्ष मिळणार नाही तू अचेतन असा उपदेश करा अंध गोदान बोलण्या असे मानली नाही व सत म्हणजे आत्मा असे सांगणे गौरी वृत्तीने घेतले तर मी उक्त आहे याच सांगितलेल्या ज्ञानाप्रमाणे ते भावना रूप आहे असं तर त्यामुळे फळे अनित्यच असेल आणि ज्ञानाने मोक्ष हे नित्य फळ मिळते या उपदेशाशी विसंगत होईल ज्ञानाने काय मिळतं ज्ञानादैव तू काय भल्लं असे उपदेशच सांगतात आणि ज्ञानादैवतो काही भरलेला असेल तर जिथे ज्ञान नाही असं जे आचित तत्व प्रधान त्या प्रधान तत्वाच्या निष्ठा ठेवल्याने ते ज्ञान मिळण्याची शक्यता पण सांख्यांचं म्हणणं काय प्रधान हे तत्व जड आहे ते जड असतं ते अचेतन असत अचेतन असतं तेथे ज्ञान नसतं अचेतन शब्दाचा नक्की अर्थ आहे ज्ञान नसलेलं म्हणजे अचेतन आता शरीर अचेतन झालं असं आपण म्हणतो तेव्हा शरीर अचेतन झालं असं आम्ही म्हणतो मरणानंतर ते अचेतन झालं असं म्हणतो आता अचेतन झाल्याचा चेतना संपली असं म्हणतो आणि चेतना शब्दाचा अर्थ आहे जो जाणून घेणार आहे निगु चुराभास का आत्मा म्हणत आपल्याला प्रेतामध्ये आत्मा असतो किंवा जो व्यापक आहे ना आत्मा व्यापक असल्यामुळे प्रेतामध्ये सुद्धा आत्मा आहे आत्मा निघून जात नाही म्हणून त्याच्या आत्म्याला शांती मिळण्याचा प्रश्न येत नाही आणि तुमच्या आमच्या इच्छेने शांती मिळणार नाही शिष्टाचार आहे सामाजिक शिष्टाचार आहे या पलीकडे त्याला काही किंमत नाही सामाजिक शिष्टाचार जसा चालत असं मृतात्म्याला शांती मिळ अशा पद्धतीच्या तुमच्या सदिच्छेचं तिथे काही करू नाही ती शांती जिवंत असतानाच कमावून घ्यावी लागेल असं मला वाटेल की गावात मी लोकप्रिय असल्यामुळे दहा हजार लोक मला म्हणतील त्याच्या मृतात्म्याला शांती मिळ त्या भरोश्यावर मी बसलो काही मिळण्याची शक्यता ज्याप्रमाणे ज्योती हा शब्द यज्ञ व अग्नि अशा दोन्ही अर्थाने वापरला जातो त्याप्रमाणे आत्मा हा शब्द चेतन प्रधान अशा दोन्ही अर्थाने घ्यावा असं खूप म्हणत पूर्व पक्ष असं म्हणतात त्यांचं असं म्हणणं आहे की हे समजून घ्या अगोदर ज्योति हा शब्द यज्ञ वा अशा दोन्ही अर्थाने वापरला जातो म्हणजे काही वेळेला यज्ञ करताना ज्योती म्हणजेच यज्ञ आणि दुसरा अर्थ आहे अग्नी म्हणजेच यज्ञ अग्नी म्हणजे यज्ञ ज्योती म्हणजे यज्ञ मग दोन शब्द जसे यज्ञ या अर्थाने वापरले जातात त्याप्रमाणे आत्मा हा शब्द प्रधान अशा अर्थाने वापरायला हरकत नाही म्हणून आत्माच जसं जगताचं कारण आहे आत्मा आणि प्रधान म्हणून प्रधान सुद्धा जगताचं कारण आहे कारण ज्योती आणि अग्नी अशा पद्धति ने एक एक दाव आ प्रतिका जरा मानता कस प्रतिदाव आता तुम उत्तर है कारण एक शब्दा अकार दोन अर्थ मानने अन्याय है केवल चेतना सन्दर्भ आत्मा या शब्दा मुख्य वृत्ते ने वर हो इतर चेता अचेतना चेतना आरोप के भूतान आत्मा इंद्रिया आत्मा असा आत्मा शब्दा दोन प्रयोग कर इतके करू आत्मा शब्द चेतन वा चेतन अशा दोन्ही प्रकारे मानला येतात असं मानले तर एका शब्दाचे दोन अर्थ संदर्भाने घ्यावे लागतात उदाहरण सैंधव या शब्दाचे दोन अर्थ आहेत घोडा आणि एक मीठ सैंधव शब्दाचे अर्थ दोन एक घोडा आणि एक मीठ रमांगणावर जायचं असेल तर काय घ्यावं अडाण जायचं असेल तर काही जेवायला बसल्यानंतर काही हो। विचार <laughs> केल्यावर तर जेवायला घेतल्यानंतर संदर्भ सैंधव मानीय म्हटल्यानंतर इकडे जाणावं लागतं आणि अडान म्हणावं लागताना सैधव मानीय म्हटल्यानंतर घोडा जाणावा लागतो त्याप्रमाणे एक शब्दाचे दोन अर्थ असले तरी संदर्भ बघून कोणता अर्थ कोणता घ्यायचा याचा विचार करावा लागतो त्याप्रमाणे काही वेळेला गौरणी वृत्तीने आत्मा असा अर्थ अचेतनाच्या दृष्टीने वापरला जात असेल तरी सुद्धा तो गौणी दृष्टीने आहे प्रधान दृष्टीने नाही असं समजलं की आपलं काम संपूर्ण इक्षण करणारं असं जे प्रकरण चालू असल्याने व चेतनाशा श्वेते संदर्भ असल्यामुळे त्याचा अचेतन वस्तू आत्मा असू शकत नाही पुन्हा संदर्भ काय मगाशी पाहिला संदर्भ झाला रणांगणाचा संदर्भ आला की गोळा आणि जेवणाचा संदर्भ आला की सैन्य तसा आता संदर्भ कोणता चालला आहे उपदेश करण्याचा संदर्भ आहे आणि श्वेती तुला उपदेश करताना जेव्हा ते तू आहे असं सांगितलं ते जीवालाच उद्देशून असणार आणि जीव चेतन आहे ज्योती हा शब्द सुद्धा नित्य व्यवहारात अग्निया अशा अर्थानेच वापरला जातो परंतु केवळ अर्थवादा नाही यज्ञ वाग्नी या कल्पना केलेल्या सामन्यामुळे तो शब्द यज्ञ अशा वापरला जाऊ शकतो केवळ अर्थवाद याचा अर्थ ज्योतीलाच अग्नी म्हणा अग्नेला ज्योती आणि अग्नी आहे ज्योती यांचा यज्ञाशी साक्षात संबंध असल्यामुळे यज्ञ आणि ज्योती यज्ञ आणि अग्नी यांच्याशी दोन्हींची एकवाक्यता कौतुकाने केली एक वास्तवात ती एकवाक्यता नाही त्याप्रमाणे जग आणि चेतन यांचा काही ठिकाणी संमिश्र जरी उल्लेख असला तरी तो नुसता गौणी वृत्तीने केलेला आहे प्रधान वृत्तीने नाही पुन्हा गौणी आणि अदानी शब्द काळामध्ये बसायला लागतील आणि मग व्यवहारात सुद्धा आपण ते शब्द वापरायला लागलो दोन्ही वृत्तीने मी म्हणालो होतो प्रधान वृत्तीने म्हणतो मी तर बोल केलं होतं खरं पण ते दोन्ही वृत्तीने होतं प्रधान वृत्तीने नव्हतो अशा पद्धतीने व्यवहारात आपण शब्द वापरायला लागलो की ते शब्द हळूहळू बसतात हळूहळू ते बसतात आणि असे बसलेले शब्द मग कुणा कानावर आले तरी सुद्धा विचारल्यासारखं होत नाही प्रस्तावना दिसतोय आत्म या शब्दाचा प्रयोग मुख्य की गौन अशा सर्व शंकाचे समाधान केले आहे आणि प्रधान जगताचं कारण नाही हे मागील सूत्रात ज्या पद्धतीने सिद्ध केले त्यावर वेगळ्या पद्धतीचा येथे वापर केला त्यावरून सत शब्दाने अचेतन प्रदान सांगितलेलं नाही असं सिद्ध शिवाय आणखी एक प्रमाण आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी आणखी एक प्रमाण द्यायचं जसं कोर्टामध्ये दाखले केले जातात त्याप्रमाणे त्याला काय म्हणतात प्रिसिडेंट शब्दाचा अर्थ आहे मागच्या अनेक निकालांचा हवाला द्यायचा आणि सर्व निकालांच्या हवालावरून असं ठरतं की माझी बाजू आहे हे जसे प्रेसिडेंट म्हणतात त्याला अनप्रेसिडेंटेड असा ते दक्षिण शब्दाचा अर्थ प्रेसिडेंट शब्दाचा अर्थ पूर्वीचा असलेला हवाला किंवा पूर्वीचा असलेला दाखला त्याचा आणखी एक आपल्यासमोर दाखला गेला आणि आत्महेपद हे आहे असे वचन नसल्या कारणानेही सब शब्द प्रदानार्थी म्हणजे काय समजून कल्पना करा की तो आत्मा आहे ते श्वेतपू तू तेच तू आहेस या वाक्यात सत् शब्दाने अनाथपूर्वक उल्लेख केला आहे असं घटकावर तेच तू आहेस या वाक्यामध्ये ते सत आहेस असं जेव्हा सांगितलं जात तेव्हा ते सत म्हणजे प्रधानच असं आहे असं घटकावर समजूया म्हणजे प्रतिपक्षाचं म्हणणं घटकावर मान्य केलंय कशासाठी मान्य केलंय मान्य केलंय कूड़े श्वेत ने अनात्म वस्तु से ज्ञान जानात्म वस्तु वो श्रद्धा खेवी अती ते हो पित्या आत्म्या उपदेश करता ती अनात्म वस्तु तक है संगाव्या हवे होते तरू है संगता सत् तू है जर सत् अर्थ अचेतन जरा असा तो श्वेतुतू ता पित्या श्वेतूला ते त्या आगाव्याला सांगितलं असतं ते तू मनात धरू नकोस ते तू सोडून दे असं सांगितलं असतं पण ज्या अर्थी असं सांगितलेलं नाही त्या अर्थी ते जे आहे सांगितलेलं ते अचेतन नाही ते चेतन आहे आता वाचतो हे नसतं सांगितलं चाललं असतं की तुम्हाला आम्हाला चाललं असतं पण त्यांना चालत हे जे प्रतिपक्ष बसलेले त्या प्रतिपक्षने ते चालत नाही आता दुसरं जसा अरुंधती नावाचा तारा दुसऱ्याला दाखविणार त्याच्या जवळचा मोठा तारा त्याकडे वोट दाखवू हा अरुंधती असं तात्पुरते सांगतो तात्पुरते सांगतो आणि नंतर त्याच्या जवळचा तारा दिसायला लागला की सांगतो अरे हा अरुंधती नाही त्याच्या जवळ दिसतोय तो आहे मग आधी सांगितलेलं खरं का खोट आधी सांगितलेलं हे खरा तारा दिसेपर्यंत खरं आणि खरा दिसा दिसायला लागला की ते खोट अशी जशी एक व्यवस्था असावी त्या व्यवस्थेप्रमाणे नंतर तर अरुंधत नाही असं सांगून अरुंधत दाखवतो त्याप्रमाणे हा अपमान नाही असे पिताने सांगाव्यास हवे होते तर मी तसं सांगितलेलं नाही त्या अर्थी ते तू आहेस ते सत् तू आहेस आहे। असं जेव्हा पिता सांगतो तेव्हा सत् हे चेतनच आहे अचेतन नाही अचेतन असतं तर पिताने सांगितलं असतं की आत्ता तात्पुरतं पितो असं म्हटलं खरं पण खरं आता हे आहे आता जे तात्पुरतं आहे ते तात्पुरतं नाही खरं आहे ते, ते सांगायचं होतं म्हणून अरुंधती ताराप्रमाणे हा शब्दप्रोळ हा वाक्यप्रोळ नाही म्हणून ना प्रधान चेतन नाही केवळ सत् हेच आत्मा आहे असं सांगून शांभव्य उपनिषदाचा सहावा अध्याय संपव आहे सूत्रातील आणि हे पद प्रतिज्ञाविरोध या आणखी एका कारणाने सत सत्याचा प्रधान अर्थ नाही हे सुचवण्यासाठी वापरले आहे आता प्रकरण संपवलंय त्याच्याने हा विषय केवळ सत हेच अप्पा आहे असे सांगून उपयोगाचा सहावा अध्याय संपला आता अध्याय ज्या अर्थ संपला त्या अर्थी काय ठरलं सत अंतिम सत्य ठरलं आणि अंतिम सत्य ते आहे असंही ठरलं आणि अध्याय संपवल्यामुळे यापुढे ते सतला आणखी काहीतरी सांगण्यासारखं शिल्लक राहिलेलं नाही त्या सतच्या संदर्भात चेतनाच्या संदर्भात आणखी काही सांगण्यासारखी शिल्लक राहिलेलं नाही म्हणून तो अध्या ज्या अर्थी संपला त्या अर्थी सत हेच चेतन आहे प्रधान हे चेतन नाही म्हणून कारणवाद नाही आणि हे पद प्रतिज्ञाविरोध या आणखी का कारणाने सत शब्दाचा प्रधान नाही असे सूचनासाठी वापरलेलं आहे आता प्रतिज्ञाविरोध शब्दाचा अर्थ असा आहे की एखादा सिद्धात्म बसत असताना त्या मानण्यामध्येच त्या सिद्धांताच्या विरुद्ध आणखी काहीतरी सांगणार त्याला प्रतिज्ञाविरुद्ध असं म्हणणार पुढे मी ब्रह्मा आहे ती प्रतिज्ञा आहे आणि मी ब्रह्मा आहे करता करताना एखादं वाक्य जर त्यात असं आलं की मी ब्रह्म नाही असं जर वाक्य आलं तर स्वतः जी प्रतिज्ञा केलेली त्या प्रतिज्ञाच्या विरुद्ध असं काहीतरी मांडल्यासारखं होतं आणि हा शास्त्राच्या मानण्याततला एक दोष आहे जसे न्याय असतात तसे काही दोषही असतात स्वस्कंदारोहण नावाचा एक दोष सगळ्यांचा असतात की आपण जे आपल्या खांद्यावर बसणं शक्य आहे का कोणत्याही माणसाने किती प्रयत्न करावा आणि स्वतःच्या खांद्यावर बसून दाखवा हे अशक्य होत आहे असा स्वस्क कंदारोहण नावाचा जसा दोष आहे तसा प्रतिज्ञाविरोध नावाचा एक दोष आहे की आपणच त्या विशिष्ट पद्धतीने मांडणी करत जायचं आणि त्याच मांडण्याला छेद जाईल अशी मांडणी अनधानाने मध्येच कुठेतरी करायची असे जे दोष त्याला म्हणतात प्रतिज्ञाविरोध आता कसं प्रधान चे श्रुतीचे वचन आहे असे मानले तरी तुझ्यावर प्रतिज्ञा विरोध दोष होतो तो असा कारण कळले की सर्व काही कळते अशी प्रतिज्ञा आहे श्रुतीची प्रतिज्ञा आहे कारण कळलं की सर्व काही कळत कारण म्हणजे काय एका कारण कळलं की त्या कारणापासून निर्माण झालेली सगळी कार्य आत्वाद कळतात एक लोखंड कळलं की लोखंडापासून निर्माण झालेलं सगळं भंगार श्रवण भरलेलं असलं तरी सुद्धा एक लोखंड कळलं की लोखंडाचे सगळे पदार्थ करतात यावरून आहे की एक कळलं की सर्व काही करत त्या प्रतिज्ञाचा कारण कळलं की सर्व काही कळतं अशी प्रतिज्ञा आहे या अध्यायाच्या प्रारंभीच असे म्हटले आहे की जिच्यामुळे ज्याचे श्रवण झाले नाही त्याचे श्रवण होते ज्याचा तर्क झाला नाही त्याचा तर्क होतो ज्याचा निश्चय झाला नाही त्याचा निश्चय होतो अशी विद्या कोण तिथे काय आता छंदोग्य उपनिषदाचा जो उपक्रम आहे तो उपक्रमाचा इथे दाखवलेला आहे की श्वेतकेतूच्या पित्याने श्वेतकेतूला काय विचारला होता प्रश्न तो जेव्हा गुरुगृहातून बारा वर्ष जाऊन आला तो फुगऱ्यासारखा झाला की माझ्यासारखा आता ज्ञानी कुणीच राहिला नाही तर त्याचा फुगा फुटण्यासाठी श्वेतकेतूच्या वडिलांनी काय प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचा आता त्या प्रश्नाचा संदर्भला आहे प्रश्न असा आहे की ज्या जिच्यामुळे ज्याचे श्रेवण झाले नाही त्याचे श्रवण होते ज्याचा तर्क झाला नाही त्याचा तर्क होतो ज्याचा निश्चय झाला नाही त्याचा निश्चय होतो अशी विद्या कोणते तू विचारलास का तुझ्या गुरुणा अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग हे समजले की जे श्रवण झालेलं नाही त्याचं श्रवण झाल्यासारखं होतं असं तत्व कोणतं असेल जे पाहिलं नाही ते सगळं पाहिल्यासारखं होतं असं तत्व कोणतं असेल आता दोषांत कोण नाही घेऊन की लोखंडाचे पन्नास पदार्थ आम्ही पाहिले तो एक लोखंड नाव असं तत्व पाहिल्यानंतर त्यातले पदार्थ जरी नाही पाहिले तरी ते पाहिल्यासारखेच होतात सगळे पदार्थ पाहिलेच पाहिजेत आणि प्रत्येक पदार्थ लोखंड आहे लोखंडा असं म्हणण्याचे कारण नाही एक लोखंड जाणलं की लोखंडाचे सगळे पदार्थ जाणल्यासारखे होतात त्याप्रमाणे एक शक जाणलं की ज्याचा तर्क केलेलं नाही त्याचाही तर्क केल्यासारखा होतो जे पाहिलेलं नाही तेही पाहिल्यासारखं होतं जे ऐकलेलं नाही तेही ऐकल्यासारखं होतं हे हा जो प्रश्न आहे श्वेतीच्या वडिलांनी सुरुवातीला विचारलेला तो प्रश्न अचेतनासंबंधी असणं शक्य नाही चेतनासंबंधी असणं शक्य आहे पण अचेतन प्रधान जे आहे ते काही निर्माण करू शकत नाही आता व्याप्ती कुणाची आहे जग जे आहे हे व्याप्ती कुणाचे आहे त्यांनी जेच निर्माण केलं त्याने त्यात प्रवेश केला त्याने तेच निर्माण केलं त्याने तेजात प्रवेश केला त्याने अज्ञ निर्माण केला त्याने अल्मेन प्रवेश केला किंवा कारण रूपाने सगळं ब्रह्म या जगतात लागून आहे म्हणून जग बघितलं किंवा तो बघितला मूळ की सगळं जग बघितल्यासारखं होते पण तुझ्या प्रधानाने जग निर्माण केलेलं नसल्यामुळे लक्षात आला असेल की ब्रह्माने जग निर्माण केलं ब्रह्मच्या शरीर म्हणून ब्रह्म बघितलं की सगळं बघितल्यासारखं होते पण प्रधानाने जग निर्माण केले नसल्यामुळे प्रधान बघून कशाचाही बोध होणार अशी विद्या कोणती विचारलेस काय भगवान अशी विद्या कोणते हे शूम्य एक पुस्तिकेचा पंड जाणल्याने सर्व मातीच्या जा वस्तू जाणल्या जातात जा जा जा पुढे खंडाचा सोन्याचा उल्लेख आहे विकार म्हणजे केवळ नाम होय आणि ज्याचा वाणीने आरंभ झालेला आहे ते सर्व माती आहे एवढेच खरे आहे शौम्य विद्या आहे हे पुतळा विद्या आहे म्हणून ही विद्या चेतनासंबंधी आहे अचेतनासंबंधी नहीं मन चेतन है जगाचे कारण है जग य जग कारण आता सर्व वस्तूं कारण जे तुझा मनने सत शब्दा ने संगित है क्या प्रधान ये स्वीकार त्या तरी ज्ञाने भोक्त वर्गाचान हो कारण तो प्रधान की उत्पत्ति नवे केव सत्शब्द प्रधानवाचक नहीं अ सिद्ध होते मेजे का बरच किचकट आहे सांभाळ्यालाही किचकट आहे आणि ऐकवायला किचकट आहे तर मी माझा पराभव मान्य करतो आणि सांगायचं खातो आणि त्याच्या पुढे आपण सॉफ्ट वेळा अशा तऱ्हेचे पुढचे सूत्र आहे सॉफ्ट म्हणजे समजून घ्यायला सोपायच होतो स्वतःमध्ये लीन होत असल्यामुळे सुद्धा सब शब्द प्रधान वाचक नाही आता इथे दृष्टांत जो आहे तो, तो सुषुप्ती हा दृष्टांत है हा सुशुप्ती दृष्टांता ने अपने संगे का सुषुप्ती दृष्टा ने अगर कि आत्मा चेतन है आत्मा प्रधान नहीं आत्मा प्रधान दोन अर्थ सामान दोन शब्द सामान अर्थ नहीं मैं बाहर मटल किस मटल तरी एक आत्मा तरी च प्रधान मटल तरी चल अव पक्षा की मान्य है आत्मा आत्माने प्रधान दोन सारखे नहीं का सारखे नहीं स्व आपके सूत्र जो हो आप उत्तर दे श्रोति ने जे जगा कारण संगित संबंधी श्रोति मनते जेव हा पुरुष झोकतोनता हे सौम्य जो सच्ची एक रूप हो कारण तो स्व मधे अपित स्वीति स्व मधे अपीत हो स्वे विधेन होता स्व मधे आता स्वश्दाचा अर्थ काय होतो आपण आता ही इकडची भाषा समजून घेऊया त्या रोपेमध्ये चिताभास हा अंतःकरणस्थ चिताभास कोटीस्त चैतन्यामध्ये विवलित झालेल्या स्थितीत राहतो म्हणजे काय कित्येक जणांमध्ये आज हा प्रश्न असणार हे काय विकत म्हणता पण असं म्हणून या की आता तो विषय समजा गेला आता जवळ वे साद़ नहीं साधन ही नहीं साधन है जरूर लगे तो आम पता एक एवं लक्षा लेक्रिया होते प्रत्यक्षा गाड़ो को प्रक्रिया होती शास्त्र अशांत पास ज्ञानेन्द्रियस कर्मेन्द्रिय मन बुद्धिचित्त अहंकार पांच पांच दार चौदह यह चौदह या चौदा लीन होता और चौदह लीन जाड लगती एक जरी लीन जा चोगळ चोरगुळ झाल्याशिवाय पाच ज्ञानेंद्रिय पाच करमेंद्रिय बुद्धिचित आणि अहंकार सौदाच्या सौदा लीन होता कशात ली कशामध्ये आता पाच ज्ञानेंद्रियांचा विषय सोडून घे अंतजोपेमध्ये लीन होऊन राहतात आता अंतकण आहे अचेतन जेवढा आहे अचेतन जेव्हा असलेला अंतःक्कण गाळजोपेमध्ये चेतन आत्म्यामध्ये एकूप होऊ शकेल का चेतन आत्मशी हो हो <laughs> <उचीद रहा> <laughs> एक रूप होऊ शकेल का जड संयोग होतो का जड आणि चेतन संयोग तरीही होणार नाही आता ह्या खडूच आकाशाशी गाड बांधून दाखवता येईल का प्रश्न उचित्र हा खडू आणि आकाश यांची गाठ बांधून दाखवा असं म्हटलं शक्य आहे का कारण एक रूपवान आहे आकाश अरूप आहे जे अरूप आहे त्याची रूपाशी गाड बांधता येणार नाही त्यापणे जे अचेतन आहे ते चेतनाशी हो हो एक रूप होऊ शकणार नाही मग काय एकरूप होतं तर एकच असं आहे स्पष्ट करणं किंवा अंतःकरणामध्ये जो प्रकाश आहे ज्याला चिदाभास असं म्हणतात तो चिताभास आहे तो, तो गायस्वरूपमध्ये आत्मस्वरूपामध्ये परत पहिल्या ठिकाणी जातो जिथून आला तिथे तात्पुरता जातो जागेपर्यंत आणि मृत्यूवेळे कायमचा जातो म्हणून त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात शेवटची झोप त्याला काळजोप असं नाही तो कायमचा झाला की काळजोप म्हणतात आणि mm. असा गेला की टेम्पररी झोप म्हणतात काही वेळेला हो टेम्पररी झोपाचं रूपांतर काळजोपेवा होतंय होणाराच करत नाही अशा सुद्धा घटना करू नेम्पररी झोप चिलापास आत्म चैतन्यामध्ये विलीन होऊ न आता ही सुशुभतीची प्रक्रिया आहे गाळ झोप म्हणतात की गाड झोप सुशुभीची प्रक्रिया आता प्रधान चेतन नाही जड आहे आणि जड असल्यामुळे तो स्वरूपाशी एकरूप होऊ शकणार नाही किंवा आत्मा जर प्रधान असेल तर जडामध्ये चेतन एकरूप होऊ शकणार नाही दोन्ही कसं विचार करा प्रधान आणि आत्मा एकच असं म्हटलं तर जीव प्रधान अशी एकूप म्हणत आहेत कारण जीव चेतन आहे आणि प्रधान अजेवण आहे अशा मुद्द्यातून परंतु स्वमध्ये अपित होतो येथे असा शब्द सर्वांना उभ आहे त्याची वैत्पत्ती सांगितली आपण या पदाना येथे आत्मार्थ सांगितला म्हणून सत शब्दाने येथे जो आत्मा सांगितला त्यामध्ये अपित होतो म्हणजे लय पावतो असा सूचार्थ होतो आता लय पावणं शब्दाचा अर्थ अस्तित्व काही काळपर्यंत विसरणं काही काळपर्यंत स्वतःचं अस्तित्व विसरणं त्याला म्हणतात लय बाद शब्दाचा अर्थ अस्तित्व कायम ठेवून नसल्यासारखं याला काय म्हणायचंय वाद अंतकरण आहे अंतःकरण अंतकरणाचं अंतक काम करत आहे पण ते काहीच करत नाही अशा तऱ्हेच्या निश्चयाच राहणं याला म्हणतात अंतःकरणाचा वाद अंतःकरणाचा रोप जोपेतलंय आणि अंतकरणाच्या मृत्यूमध्ये नाश हिंपत आहे वाद झोपेतलंय साधकावस्थेत वाद आणि मृत्यूमध्ये नाश असे तीन प्रकार आंतकरणं जे आहेत तर आपण कोणता आंतकरण काय करत राहा आंतककारणी सारखं अंतकरणाने बाद करावा जोगत लय होणार आहे आणि वेळ झाली की बा नाश होणार आहे हे दोन ठेवून गेलेले आहेत तर काय करावं त्यांनी नेहमी बाद करण्याचा प्रयत्न करा अनुषंगिक विषय आता आपला विषय चाललाय लय पण असा अर्थ होतो प्रसिद्ध आहे प्रभो आपल्या दोन शब्दांचा निर्मिती व प्रलय अशा आर्थिक प्रवृत्ता येतो जेव्हा जीव वृत्तीच्या माध्यमातून बाह्य पदार्थांशी संबंध जोडून त्यांचं ज्ञान प्राप्त करून घेतो तेव्हा त्यापुकी एखाद्या पदार्थाने दादात्म्य ठेवतो तेव्हा तो जागृती या अवस्थेत असतो असा तीन अवस्थांचं स्पष्टीकरण केला जीव देवा ईश्वरची तृष्टीची दादात्म्य ठेवतो तेव्हा त्याला जागृती असा ईश्वरची तृष्टी जी आहे ती ईश्वरची तृष्टी जीव आज ज्ञानेंद्रांच्या माध्यमातून पाहायला सुरुवात करतो त्याला काय म्हणायचं जीव देवा स्वकल्पित्य विषयांशी तादात्म्य पाहतो त्याला म्हणतात स्वप्न आणि जीव जेवा लीन होऊन जातो त्याला म्हणतात सुशुक्ती असे तीन जागृती स्वप्न आणि सुशुक्ती या तिन्ही अवस्था जीवाच्या आहेत आत्मस्वरूपाच्या माहिती शेवटी नाही जी हृदय या शब्दाची व्यक्ति सांगितली अशी आता असं का सांगावं लागेल व्यक्ती सोडून देऊ आपण हृदय शब्दाचा अंतकरणाचा अर्थ होतो परमार्थामध्ये जेव्हा हृदय शब्द वापरला जातो त्याचा अर्थ अंतकरणाचा होतो या हृदयाचा डॉक्टरांच्या हृदयाशी संबंध नाही म्हणजे जो पंप आहे त्या पंपाशी या हृदयाचा काही संबंध नाही हे पक्क लक्षात ठेवायचं आहे आणि हृदय शब्दाचा नेहमी परमार्थात अंतकरण असा अर्थ होतो हृदय म्हणजे आपल्या मोठीसारखं आपल्या छातीमध्ये असणारं जे ते हृदयाचा ह्याचा काळी इतका संबंध नाही म्हणजे हृदयामध्ये साठवून ठेवावा हरिण असं ज्या म्हणतात त्या कोणत्याही चेंबरमध्ये साठवून ठेवायचा नाही इथे जे काही अंतकरणाचं आहे व्यापक आहे त्या व्यापक असलेल्या अंतःकरणामध्ये तो हरी साठवून ठेवायचा असतो हृदय शब्दाचा अंतःकरण अर्थ होतो अंतककरण हृदय हृदय म्हणजे अंतःकरण काही गोष्टी पक्क्या पाहिजे तो हा आत्मा हृदयात आहे हृदयात हा म्हणून हृदयाला हृदय असं म्हटलं जाते हृदय अयम हृदी अयन हृदय म्हणजे कुठे हा आत्मा हृदयात है हृदयात हा हृदय अयम हिच ती हृदय या शब्दा की उत्पत्ति मैं हृदया हृदय अंत कि चांदो किन अशनाया उदन न्याय शब्दां उत्पत्ति संगित आता हा भाग सोड़ू अचेतन प्रधान रूप है अनू चेतन जीव तक कभी ही लीन होना आता बुद्धा विचार अचेतन प्रदान हे आप रूप है अनू चेतन आने जीव क्या लीन होना नहीं तो मै विचार मिला कि जीव हा चेतन है तुम्हारा प्रधान है तो अचेतन है चेतन जीव गारोपे मे अचेतन प्रधान दीन हो रहा नहींतन मजे प्रधान नवे तुम्हें जी मतलातन प्रधान ये समानार्थ शब्द वहरा तरी सुधा होक्य नहीं कारण गारोपे जीव जो दीन होेतन पदार्थ अचेतना दीन हो रहा नहींतन मजे प्रधान नवे मन जीगा की प्रधानापासून नाही चेतनापासून आहे हा ध्रोपद अखंड या दीर्घकाव्याचे ध्रुपद काय आणि का अत्यंत क्लिष्ट काव्याचे ध्रोपद काय एका अर्थाने नवकाव्यच आहे असं काही कळत नाही त्याला काय म्हणायचं नवकाव्य नवंकाव्य किंवा नवकाव्या असं हे ध्रुपद आहे एक फक्त का का का का का प्रधान कारणवाद नाही जवळ कारणवाद आहे एक नवं काव्य सांगतो समोर शिवतरगळीत एका धबू कवी गेला नवक नाही का होते हा धबधबा हा दगड आणि आम्ही थोडं थो काय संपूर्ण कविता एवढीच कविता आता अशा कवितेने जरी त्यांनी जाणून घेतलं त्याने त्या धबधबड्यावरून उडी टाकून दगडावर आदळून डोकं जरी फुटलं तरी काही गोध्रभा नाही अशी ज्या कविता असतात त्याला म्हणतात नवकावी ज्याला झोपत नसतं आणि या धोकत तिथे नक्की आहे याला काय झोपत आहे प्रधान हे जगाचे कारण नाही चैतन बोनमुळे जगाचे.